स्कंद नववा अध्याय छत्तीसावा उरलेली नरक कुंडे सावित्री म्हणाली हे महाउदार हे वेदज्ञ पुराण आणि इतिहास यांचे सार मला सांगा कर्मनाशाचे मूलभूत मनुष्यास सुखावह हो, सर्व मंगल भयदुःख नाश करणारे ज्यामुळे मनुष्यास नरक यातना भोगाव्या लागत नाहीत असे ज्ञान सांगा तसेच कुंडांचे आकार कर्माचे फल देह भस्म झाल्यावर स्वर्ग कसा मिळतो ब्राह्मण कोणता याविषयी आपण मला विस्ताराने कथन करा धर्मराज म्हणाला हे वत्से चार वेद संहिता पुराण इतिहास पंचरात्र इत्यादी भक्तीची उपासना सांगणाऱ्या ग्रंथात धर्मशास्त्रात सर्वांचे कल्याणमय आणि मंगल असे सार सांगितले आहे त्यात देवांची सेवा करण्याबद्दल प्रतिपादन केले आहे देवभक्तीमुळे जन्म मृत्यू जरा व्याधी वगैरेंचा नाश सहज होतो त्यामुळे कर्मनाश होऊन मुक्ती मिळते हरी हरिभक्तांना हरिपदाची प्राप्ती होते कुंडांचे रक्षण यमदूत करीत असतात पाच देवांचा उपासकांना कुंडांचे दर्शन दर्शनसुद्धा होत नाही देवी भक्ती रहित असलेले मात्र तेथे जातातच हरीची उपासना करणारे त्याचे ध्यान करणारे असे महाघोर अशा माझ्या संयमिनी ये नगरीकडे येत नाहीत शुद्ध आचरणाचे ब्राह्मणांना यमलोक प्राप्त होत नाही देवीच्या सेवेने मोक्षच मिळतो स्वधर्मतपर असणारा पुरुष माझ्या दूतांना दिसत नाही सर्प जसे गरुडास भीतात तसे माझे दूधात हरिदास सोडून बाकीचं सर्व माझ्या नरकात येतात हरिदास सोडून बाकीचे सर्व माझ्या नरकात येतात कृष्णोपासकांना माझे दूत घाबरतात देवीच्या उपासकाचे नाव चुकून जरी आपल्या वहीत लिहिले तरी तो भयाकूल होऊन सोडून देतो त्याच्या सामान्य स्पर्शानंही पापे नष्ट होतात ते हजारो कुलांना पवित्र करतात त्यांना मोहसुद्धा घाबरतो काम लोक त्यांना सोडून जातात त्यांच्यापुढे मृत्यू मृत होतो रोग जरापण शोक भय काल अशुभत्व कर्म वगैरे सर्व काही त्यांच्या बाबतीत नष्ट होतात त्यांना माझ्याकडून पीडा प्राप्त होत नाही पृथ्वी वायू आकाश तेज आणि उदक ही पंचवाहाभूते आहेत शरीर देहाचे हे बी आहे तो कृत्रिम देह नाशवंत आहे देह भस्म झाल्यावर कर्माप्रमाणे अंगठ्याओढा जीव भोग भोगण्यासाठी शरीर धारण करतो तो देह यमाच्या सदनातील अग्नीतही जळून भस्म होत नाही तो उदकात बुडून नाश पावत नाही शस्त्राने बलाने तप्तद्रवाने तप्त पाषाणाने त्याचा नाश होत नाही तप्त मूर्तीला आलिंगन देऊन अथवा उंचकड्यावरून पडूनही तो भग्न होत नाही कारण तला कर्मा प्रमाण सर्व संताप भोग वृत्तान कारण संगित आहे आता तुला कुंडा लक्षण संगत अध्याय छत्तीसावा समाप्त